ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने न महा आध्याय शहत्तर शालवा बोबर यादव युद्ध शुक मनाला परिचिता मनुष्या लीला करना भगवान श्रीकृष्ण से आता एक अद्भुत चरित्र ऐक यानी शालवाला कसे मार्ले संगत शालव हा शिशुपाला मित्र होता आुक्मिनी विवाहा वे तो आता यादवा युद्धामध्ये जरासंध इत्यादींच्या बरोबर शाल्वालाही जिंकले होते सर्व राज्यांच्या समक्ष त्या दिवशी शाल्वाने प्रतिज्ञा केली होती की मी पृथ्वीवरून यादवांचे नाव पुसून टाकेन बाच माझे सामर्थ्य परीक्षिता अशी प्रतिज्ञा करून मूर्ख शाल्वाने देवाधि देव पशुपतींची आराधना सुरू केली त्या तो दिवसभरात फक्त एक वेळ मुठभर धूळ खात असे भगवान शंकर लवकर प्रसन्न होणारे असल्याने त्यांनी एक वर्षानंतर प्रसन्न होऊन शरण आलेले शालवाला वर मागण्यास सांगितले त्यावेळी शालवाने असा वर मागितला की मला आपण एक असे विमान द्या की जे देव असूर मनुष्य गंधर्व नाग आणि राक्षस यांना नष्ट करता येणार नाही इच्छा असेल तिकडे जाईल आणि यदुवंशासाठी अत्यंत भयानक असेल भगवान शंकर म्हणाले तथास्तू त्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार पराक्रमी मय दानवाने लोखंडाचे सौभ विमान तयार केले आणि ते शाल्वाला दिले ते विमान म्हणजे एक नगरच होते ते इतके अंधकारमय होते की त्याला पाहणे किंवा पकडणे अतिशय अवघड होते शालवाची इच्छा असेल तिथे ते जात असेल यादवानी केलेला पराभव हो आठवून शालवाने ते विमान घेऊन द्वारकेवर चढाई केली शालवाने आपल्या अवाढव्य सेनेद्वारा द्वारकेला चारी बाजूनी घेरले आणि नंतर तेथील फळाफलांनी लहडलेली भरलेली उपवने उद्याने तो उद्ध्वस्त करू लागला तसेच नगरातील ला, गोपुरे दारे राजवाडे गच्च्या भिंती व नागरिकांची मनोरंजन स्थळी नष्ट करू लागला त्या श्रेष्ठ विमानातून शस्त्रांचा वर्षा होऊ लागला शिलाखंड झाडे विजा साप आणि गारा पडू लागल्या अत्यंत तुफान वादळ सुरू झाली धुळीने दिशेनाश झाल्या पूर्वी ज्याप्रमाणे त्रिपुरासुराने पृथ्वीला त्रस्त करून सोडले होते त्याचप्रमाणे शालवाच्या विमानाने द्वारकापुरीला अतिशय त्रस्त केली तेथील लोकांची सुखशांती नष्ट झाली आपल्या प्रजेला अतिशय कष्ट होत आहेत असे जेव्हा परम यशस्वी वीर प्रद्युम्नाने पाहिले तेव्हा तो रथावर आरूढ होऊन सर्वांना धीर देत म्हणाला भिवू नका त्यांच्या पाठोपाठ सात्यिकी चारो देशनं सांब भावास अक्रोर कृतवर्मा, भानुविंद गद शूक, सारंग इत्यादी अनेक वीर मोठमोठी धनुष्य हातात घेऊन निघाले हे सर्वजण महारथी होते सर्वांनी कवचे घातली होती आणि सर्वांचे रक्षण करण्यासाठी रथ हाती घोडे तसेच पायदळ सेना बरोबरीने चालत होती यानंतर पूर्वी जसे देवाबरोबर असुरांचे घनघोर युद्ध झाले होते त्याचप्रमाणे शालवाचे सैनिकांनी यादव यांचे युद्ध होऊ लागले ते पाहून लोकांच्या अंगावर शहारी येत ज्याप्रमाणेचा अंधार नाहीसा करतो त्याचप्रमाणे प्रद्युम्नाने आपल्या दिव्य अस्त्रांनी क्षणातच सोघपती शालवाच्या सर्व माया नष्ट केल्या प्रद्युम्नाच्या बाना सोन्याचे पंख व लोखंडी फाळ लावलेले होते त्यांच्या गाठी दिसत नव्हत्या अशा पंचवीस बानांनी त्याने शाल्वाच्या सेनापतीला घायल केले तसेच शाल्वाला एक एक अद्भुत आणि महान कृत्य पाहून त्याच्या आणि शत्रक्षाचेही सैनिक त्याची प्रशंसा करू लागले मय दानवाने तयार केलेले शालवाचे ते विमान मायाही होते ते इतके विचित्र होते की कधी ते अनेक रूपात दिसे तर कधी एकाच रूपात कधी दिसत असे तर कधी अदृश्य होत असे शत्रूंना त्याचा पत्ताही लागत नसे ते कधी जमिनीवर दिसेल तर कधी आकाशात उडत असे कधी पर्वताच्या शिखरावर चढत असे तर कधी पाण्यावर तरंगू लागी। ते कोलिताप्रमाणे फिरत राही ते कुठेच स्थिर राहत नसे आपले विमानाने सैनिक यांच्यासह जिथे जिथे शाल्व त्यांच्या दृष्टीस पडत असे तिथे तिथे यादव सेनापती बाणांचा वर्षाव करीत होते सूर्य आणि अग्निप्रमाणे जळत जाणारे त्यांचे बाण विषारी सापाप्रमाणे असंही होत होते शाल्वाचे नगराकार विमान आणि सेना त्यामुळे अत्यंत व्याकुळ झाली शाल्व ही मोर्छा येऊन पडला शाल्वाच्या शनापतींना सुद्धा यादवांवर पुष्कळ शस्त्रांचा वर्षाव केला होता त्यामुळे त्यांना अतिशय क्लेश होत होते परंतु त्यांनी रणांगण सोडले नाही कारण ते विचार करीत होते की मरण आले तरी स्वर्ग मिळेल आणि जिवंत राहिलो तर विजय मिळेल ज्याला आधी प्रद्युम्नाने पंचवीस बाण मारले होते त्या शाल्वाच्या ध्युमान नावाच्या बलवान मंत्र्याने झेप घेऊन प्रद्युम्नावर पोलाजी गदेचा जोराने प्रहार केला आणि मारले मारले म्हणून मोठ्याने ओरडला शत्रूंचे दमन करणाऱ्या प्रद्युम्नाचे वक्षस्थळ झाले दारोकाचा सारथी होता सारथी धर्मानुसार त्याने त्याला रणभूमीवरून बाजूला नेले दोन घटकानंतर प्रद्युम्न शुद्धीवर आला जेव्हा तो सारथ्याला म्हणाला हे सुता तू मला रणभूमीवरून बाजूला आणलेस हे अगदी वाईट केलेस आमच्या वंशातील कोणताही वीर रणभूमी सोडून निघून गेला असे आम्ही कधी ऐकले नाही हा कलंक फक्त माझ्या माथ्यावरच लागला आहे हे सुता खरोखर तू शंड आहेस आता मी माझे तुलते बलराम आणि वडील श्रीकृष्ण समोर जाऊन काय सांगू मी युद्धातून पळून आलो असेच आता सर्वजण म्हणतील त्यांनी विचारल्यावर मी त्यांना योग्य असे काय उत्तर देऊ माझ्या भावजया माझी खिल्ली उडवतील मला स्पष्टपणे विचारतील की सांगा ना हे वीरपुरुषात तू षंड कसा निपजलास युद्धात तुझे शत्रुशी युद्ध कसे झाले सारथी म्हणाला कुमार मी जे काही केले ते सारथ्याचा धर्म जाणूनच के केले हे स्वामी संकट आल्यावर सारथ्याने रथात बसल्याचे रक्षण करावे आणि रथीने सारथ्याचे हाच धर्म होय हे जाणूनच मी आपल्याला रणभूमीवरून दूर नेली शत्रूंनी आपल्यावर गदेचा प्रहार केल्यामुळे आपण बेशुद्ध झाला होता या ठिकाणी शहात्तरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण